सोबत संबंधजनित दुसरे भाव सुद्धा कधी कधी त्यांच्या आदी या शब्दांचा प्रयोग केला आहे ते द्वेषपूर्ण आहेत असे प्रतीत होते परंतु वास्तवता द्वेषपूर्ण नाहीत प्रेमाचे विकार आहेत अशा प्रकारचे जेव्हा भक्तांचे जीवन शुद्ध अशा प्रकारेच जेव्हा भक्तांचे जीवन शुद्ध प्रेममय होऊन जाते तेव्हा त्यांना उत्तम भागवत म्हटले जाते अशा अवस्थेत मध्यमाधिकारींच्या प्रेम मैत्री कृपा आणि उपेक्षारांच्या तारतम्याचा विचारच होत नाही उलट त्यांचे सर्व व्यवहार प्रेमा प्रेमाकार होऊन जातात त्यांच्या दृष्टीने उत्तम मध्यम आणि कनिष्ठ वैष्णवांच्या अथवा वैष्णव आणि अवैष्णवांचा कुठलाच भेद राहत नाही अशी अवस्था अत्यंत दुर्लभ असते आता पहा कनिष्ठ वैष्णव तर वैष्णवांची सेवाच करीत नाहीत आणि उत्तम वैष्णवांच्या दृष्टीने वैष्णव आणि अवैष्णवांचा काही विचार भेदच राहत नाही कारण ते प्राणी मात्र कृष्णदासाच्या रूपात पाहतात म्हणूनच वैष्णव सेवा आणि वैष्णव सन्मान केवळ मात्र मध्यमाधिकारी वैष्णवांचेच व्यवहार आहेत मध्यम, मध्यम कोटीच्या वैष्णवांकरिता जे एकदाच कृष्णनाम उच्चारण करतात जे निरंतर कृष्णनाम उच्चारण करतात आणि ज्यांचे दर्शन केल्यानेच दर्शकाच्या मुखात कृष्णनाम स्वत नृत्य करू लागते या तीनही प्रकारच्या वैष्णवांची सेवा करणे आवश्यक आहे त्यांनी वैष्णव वैष्णवेतर आणि वैष्णवतमाच्या तारतम्यानुसार तीन प्रकारच्या वैष्णवांची सेवा करावयास हवी हे उत्तम वैष्णव आहेत हे मध्यम वैष्णव आहेत आणि हे कनिष्ठ वैष्णव आहेत असा विचार करू नये अशा गोष्टी केवळ उत्तम वैष्णवाधिकार संभव आहेत जर मध्यमाधिकारी वैष्णव अशा गोष्टी सांगतात तर ते याकरिता अपराधी असतात याविषयी श्री चैतन्य महाप्रभूंनी कुलीन गावाच्या भक्तांना संकेतद्वारे समजविले होते मध्यमाधिकारी वैष्णव मात्राकरिता श्रीमण महाप्रभूंनी महाप्रभूंची उपदेशवाणी वेदांहूनही अधिक मान्य आहे वेद अथवा श्रुती कोणास म्हणतात उत्तर असे आहे की परमेश्वराची आज्ञाच वेद आहे इतके बोलून हरिदास बाबाजी क्षणभर गप्प बसले मी आता काही विचारू शकतो का नित्यानंद दासाने हात जोडून मोठ्या नम्र शब्दात विचारले हरिदास बाबाजी उत्तरले आनंदाने विचारू शकतोस नित्यानंद दासाने जिज्ञासा केली बाबाजी आपण मला कुठल्या श्रेणीचा वैष्णव समजता अर्थात मी कनिष्ठ वैष्णव आहे की मध्यम वैष्णव उत्तम वैष्णव तर मी ही असूच शकत नाही हरिदास बाबाजी हसतच म्हणाले बंधू नित्यानंद दास नाम ग्रहण केल्यानंतरही उत्तम वैष्णव होणे बाकी राहते का माझे नेताई मोठे दयाळू आहेत मार खाऊनही प्रेम प्रदान करतात मग त्यांचे नाम ग्रहण केल्यावर आणि त्यांचा दास झाल्यावर शिल्लक काय राहते नित्यानंद दास प्रभू मी सरळतापूर्वक माझा अधिकार जाणू इच्छितो हरिदास मंग तर मग तू स्वत विषयी सगळी माहिती सांग जर नीताई माझ्याकडून काही बोलविणार असतील तर मी अवश्यच सांगेन नित्यानंद दास पद्मावती नदी किनारी एका छोट्याशा गावात माझा जन्म झाला माता नीट जातीचे होते लहानपणापासून पन। मी खूप सरळ साधा साधा सरळ आणि नम्र स्वभावाचा होतो असत संघापासून सर्वदा दूर राहत असे छोट्या वयातच माझा विवाह झाला काही दिवसांनी मात्यापित्याचे देहावसन झाले घरात आता मी आणि माझी पत्नी दोघेच प्राणी होतो काही विशेष संपत्ती नव्हती रोज कमवून खात होतो अशा प्रकारे आमचे दिवस सुखाने चालले होते परंतु हे सुख अधिक दिवस राहिले नाही माझे विश्व उद्ध्वस्त करीत माझी पत्नी मला एकट्याला सोडून मृत्यू पावली पत्नी वियो हृदयात्रती काहीसे वैराग्य करीत मी आधीपासूनच येथे तेथे बहुधा असे माझ्या मनातही तसा सन्मान मिळवण्याची तीव्र आकांक्षा निर्माण झाली त्यातच पत्नी योग झाल्याने संसाराविषयी आता कसलेच आकर्षण उरले नव्हते मी सरल बडगाचीला पळून आलो आणि क्षणिक वैराग्याच्या आवेशात वैष्णव झाले हृदयात नाना प्रकारचे वाईट विचार तळव स्वतःला सावरणे अत्यंत कठीण झाले परंतु माझे सौभाग्य म्हणा मला एक शुद्ध आणि सरळ वैष्णवाचा संग मिळाला आजकाल ते ब्रजात भजन करीत आहेत माझ्याविषयी त्यांना खूप स्नेह होता त्यांनी मला बरेचसे प्रदान केले आणि आपल्या बरोबर ठेवून माझे चित्त शोधन केले, अभेद आणि चिन्मय समजतो एकादशी आणि हरितिथींचे विधिवत पालन करतो तुळशी जलताण करतो जेव्हा वैष्णवजन कीर्तन करतात तेव्हा मीही त्यांच्यासोबत थोड्या जास्तच आवेशात कीर्तन करतो वैष्णवांचे चरणामृत पान करतो नियमित थोड्याफार भक्तिग्रंथाचे वाचनही करतो उत्तमोत्तम भोजन आणि उत्कृष्ट वस्त्राची अशी कुठलीच कामना राहिली नाही व्यर्थ पडबड आवडत नाही वैष्णवांना पाहताच त्यांच्या चरणी लोळण घेण्याची इच्छा होते आणि अधूनमधून तसे करतोही परंतु बरेचदा छोट्या प्रतिष्ठेच्या आशेणे आता आपण कृपा करून सांगा मी कुठल्या श्रेणीतला वैष्णव आहे तथा माझा व्यवहार कसा असायला हवा हरिदास बाबा वैष्णव सांगा तरी नित्यानंद कुठल्या श्रेणीचा वैष्णव आहे वैष्णव त्यावरून असे वाटते की ते कनिष्ठ अधिकारास पार करून मध्यम अधिकारात प्रवेश करते झाले आहेत हरिदास माझा पण असाच समज आहे नित्यानंद दास बरे झाले आज मी वैष्णवांच्या मुखातून आपला अधिकार जाणला आपण सर्वांनी कृपा करा की मी क्रमशः उत्तम अधिकारी होऊ शकेन वैष्णवदास वेश घेताना आपल्या हृदयात प्रतिष्ठेची कामना होती त्या त्यावेळी आपण वेशाचे अधिकारी नव्हता म्हणूनच त्यावेळी आपले वेश घेणे अनाधिकार चर्चारूप दोषांनी दूषित होते ते काहीही असो वैष्णवांच्या कृपेने आपले यथेष्ट कल्याणच झाले आहे नित्यानंद माझ्यात अजूनही थोडीफार प्रतिष्ठेची आशा आहे अजूनही आपल्या डोळ्यातली आपल्या डोळ्यातील पाणी आणि तर हरिदास त्यामुळे भक्तीचा क्षय होण्याची भीती असते लक्षात ठेवा जर भक्ती क्षय झाली तर पुन्हा कनिष्ठ अधिकारात उतरावे लागेल काम क्रोध आदी षड रिपू दूर झाल्यावरही प्रतिष्ठेची आशा दूर होत नाही ही वैश्णवांची सर्वात जबरदस्त शत्रू आहे ही साधका सहजच सोडत नाही विशेषतः आपण कृपा करा असे म्हणत म्हणत नित्यानंद दासाने हरिदास बाबाजीच्या चरणांची धूळ घेऊन आपल्या मस्तकी धारण केली पायांची धूळ घेताना पाहून बाबाजी मोठे संकोचले आणि पटकन उठून त्यांनी नित्यानंद दासास छातीशी कवटाळले आणि त्याला जवळ बसवून त्याच्या पाठीवरून हात फिरवीत्यानंदाच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले हरिदास बाबाजी लाख प्रयत्न करूनही आपले आश्रू थांबवू शकले नाहीत एक अपूर्व भाव उदित झाला उपस्थित सर्व वैष्णवांचे डोळे भरून आले नित्यानंद दासाचे जीवन आज सार्थक झाले त्याने मनोमन हरिदास बाबाजीस आपले गुरु मानले भाव शांत झाल्यावर नित्यानंद दासाने पुन्हा विचारले भक्ती पुन्हा विचारले भक्तीच्या संबंधात कनिष्ठ भक्ताचे मुख्य लक्षण काय आहे आणि गौण लक्षण काय आहे हरिदास भगवंताच्या नित्य स्वरूपात विश्वास आणि भगवंताच्या अर्चामूर्तीची पूजा ही कनिष्ठ वैष्णवांची दोन मुख्य लक्षणे आहेत त्यांचे श्रवण कीर्तन स्मरण आणि वंदनादी अनुष्ठान समूह गौण लक्षणे आहेत नित्यानंद नित्य स्वरूप नित्य स्वरूपात विश्वास झाल्याशिवाय आणि आर्चा मूर्तीच्या विधींचा अवलंब केल्याशिवाय वैष्णव होता येत नाही म्हणूनच ही दोन मुख्य लक्षणे आहेत यास मी व्यवस्थित समजलो परंतु त्यांचे श्रवण कीर्तन आदी अनुष्ठान गौण लक्षणे का आहेत हरिदास कनिष्ठ वैष्णवास शुद्ध भक्तीच्या स्वरूपाचा बोध होत नाही श्रवण कीर्तन आदी शुद्ध भक्तीचे अंग आहेत शुद्ध भक्तीच्या स्वरूप बोधाच्या अभावी त्यांच्या श्रवण आणि कीर्तन आदी क्रिया मुख्य धर्माच्या रूपात प्रकाशित होत नाहीत उलट गौण रूपात प्रकाशित होतात विशेषत सत्व रज आणि तम हे तिन्ही प्रकृतीचे गुण आहेत म्हणूनच या क्रिया गुणांपासून उत्पन्न अर्थात गौण म्हणवल्या जातात परंतु जर ही अनुष्ठान समूह निर्गुण रूपात असतील तर ती भक्तीचे अंग ठरतात ज्यावेळी ही अनुष्ठाने निर्गुणतेस प्राप्त करतात त्यावेळी उपस्थित होतो नित्यानंद दास कनिष्ठ वैष्णवांमध्ये कर्म आणि ज्ञानरूप दोष जोपर्यंत वर्तमान राहतो तथा भगवतभक्तीपेक्षा इतर नाना प्रकारच्या कामना त्यांच्या हृदयात भरपूर असतात तोपर्यंत त्यांना भक्ताची उपाधी कशी काय दिली जाऊ शकते हरिदास भक्तीचे मूळ श्रद्धा आहे ज्यांच्यात ही श्रद्धा उत्पन्न झाली ते त्याचवेळी भक्तीचे अधिकारी बनतात म्हणून यात काहीच संदेह नाही की ते भक्तीच्या द्वारी येऊन पोचलेले आहेत श्रद्धा शब्दाचा अर्थ विश्वास आहे कनिष्ठ भक्तांना जेव्हा श्रीमूर्तीप्रती विश्वास निर्माण होतो तेव्हा ते भक्तीचे अधिकारी बनतात तेव्हा ते, ते भक्ती अधिकारी बनतात नित्यानंद ते केवळ भक्तीच प्राप्त करू शकतात ते केव्हा भक्ती प्राप्त करू शकतात हरिदास जेव्हा त्यांचे ज्ञान आणि कर्मरूप दोष दूर होतील अन्यन्य भक्ती व्यतिरिक्त अन्य समस्त अभिलाषांचा त्यांच्यात सर्वथा अभाव होऊन जाईल तथा भक्तसेवेस अतिथी सेवेपेक्षा भिन्न जाणून जेव्हा भक्तीच्या अनुकूल स्वरूपा भक्तसेवेप्रती त्यांची रुची उत्पन्न होईल तेव्हा ते, ते मध्यम अधिकारी भक्तांच्या श्रेणीत दाखल होतील नित्यानंद दास शुद्ध भक्ती संबंध सोबत उत्पन्न होते त्यांच्यात संबंध ज्ञान निर्माणच कधी झाले ज्यामुळे ते शुद्ध भक्तीचे अधिकारी बनतील हरिदास मायावादरूप दूषित ज्ञान दूर झाल्यावर यथार्थ संबंध ज्ञान आणि शुद्ध भक्ती एकत्रितच प्रकाशित होते नित्यानंद दास कधीपर्यंत होतात हरिदास ज्यांच्या सुकृतीत जितकी अधिक शक्ती असते नित्यानंद दास सुकृती सर्वप्रथम काय होते हरिदास सत्संग प्राप्त होतो नित्यानंद सत्संगात भक्तीच्या वीर्य संविधो भवंतीण रसायना कथोषणा दाष्प पर्गव ती आणि भक्ती प्रकाशित होते नित्यानंद दास सत्संगाची प्राप्ती कशी होते हरिदास आधीच सांगितले आहे की सत्संग सुकृतीने प्राप्त होतो भावप भ्रमतो यदा भव्य जणस्य तर हच्युत सतसमागम हतसंग देव संगतो परावरेशे त्वई जायते रती नित्यानंद दास जर साधुसंगाद्वारे द्वारेच कनिष्ठ भक्तीची श्रीमूर्ती त्रुची उत्पन्न होते तर या कथनाचे तात्पर्य काय आहे की ते साधूसेवा करीत नाहीत हरिदास दैवयोगानेच सत्संग प्राप्त झाल्यावर श्रीमूर्तीप्रती विश्वास निर्माण होतो परंतु भगवत पूजा आणि साधुसेवा दोन्ही एकत्रितपणे होणे आवश्यक आहे जोपर्यंत अशी श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत आशा श्रद्धेला पूर्ण श्रद्धा म्हटले जाऊ शकत नाही तथा तोपर्यंत अनन्य भक्तीतही अधिकार होत नाही नित्यानंद दास कनिष्ठ भक्तीच्या भक्ताच्या कनिष्ठ भक्ताच्या उन्नतीचा काय क्रम आहे हरिदास ज्यांची श्रीमूर्तीच्या प्रती श्रद्धा तर उत्पन्न झालेली आहे परंतु कर्म आणि ज्ञानरूप दोष तथा कृष्णे अभिलाषा दूर होऊ शकलेल्या नाहीत ते अतिथी रूपात कोणी साधू त्यांच्या निकट उपस्थित होतो ते इतर अतिथींप्रमाणे त्या साधू महात्म्याचाही सा सत्कार करतात त्याचबरोबर त्याबरोबरच ते बर, त्या साधूच्या क्रिया आणि व्यवहारांना लक्ष बनवतात तथा साधू द्वारा केले गेलेली शास्त्र चर्चा श्रवणही करतात अशा प्रकारे बघुण आणि ऐकून कनिष्ठ भक्ताच्या हृदयात साधूच्या चरित्राप्रती आदरभाव निर्माण होतो अशा दशेत आपल्या तुटींवर त्यांची दृष्टी पडते ते त्या साधू चरित्राचे अनुसरण करीत आपल्या चरित्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात हळूहळू त्यांचे कर्म आणि ज्ञानरूप दोष क्षीण होऊ लागतात हृदय जितके अधिक शुद्ध होते भक्तीमुळे इतर अभिलाषा तितक्याच अधिक हृदयातून दूर होतात भगवत आणि ऐकता ऐकता शास्त्र चर्चा होते हरीची निर्गुणता हरिनामाची निर्गुणता आणि श्रवण कीर्तन आदी भक्तीच्या अंगाची निर्गुणता यावर ते जितके अधिक विचार करतील तितके त्यांचे संबंध ज्ञान क्रमशः दृढतर होऊन जाते आणि ज्या त्यांचे संबंध ज्ञान संपूर्ण होऊन जाते त्यांचा मध्यमाधिकारही मध्यमाधिकारही त्याच वेळी उपस्थित होत जातो याच वेळी त्यांचा वास्तव वास्तविक रूपात साधू संघ आरंभ होतो आता ते साधूंना साधारण अतिथींच्या श्रेणीतून वेगवेगळे करून अत्यंत श्रेष्ठ मानून त्यांच्या प्रती गुरुबुद्धी ठेवू लागतात नित्यानंद दास बऱ्याचशा कनिष्ठ भक्तांची उन्नती पाहिली जात नाही याचे कारण काय या आहे हरिदास द्वेषी संघ प्राल प्राबल्य असल्याने कनिष्ठाधिकार क्रमशः शीण होऊन जातो आणि त्या जागी ज्ञान आणि कर्माधिकार प्रबळ होतो काही काही ठिकाणी अधिकारक्षीण ही होत नाही आणि उन्नतीही होत नाही अगदी स्थिर राहतो नित्यानंद असे केव्हा होते हरिदास जेव्हा साधू संघ आणि द्वेषी संघ समान रूपाने चालतात नित्यानंद दास कुठल्या अवस्थेत निश्चित रूपाने प्रगती होते हरिदास जेथे सत्संग प्रबळ आणि द्वेषी संघ दुर्ब दुर्बळ होतो नित्यानंद दास कनिष्ठ अधिकारामध्ये पाप पुण्याची प्रवृत्ती कशी असते हरिदास प्रथम अवस्थेत कर्मी आणि ज्ञानीप्रमाणे जसजशी त्यांची भक्तिवृत्ती निर्मळ होत जाते त्यांची पाप पुण्याची प्रवृत्तीही शिथिल होत जाते नित्यानंद दास प्रभो कनिष्ठ अधिकाराच्या बाबी कनिष्ठ अधिकाराच्या बाबी माझ्या लक्षात आल्या आता मध्यमाधिकारी भक्तांची लक्षणे सांगा हरिदास श्रीकृष्णांप्रती अन्य भक्ती भक्तांप्रती आपुलकीचा भाव त्यांच्या प्रती प्रगाढ ममत्व त्यांच्या प्रती पूज्य आणि तीर्थबुद्धी ठेवीत मित्रता अतवज्ञ व्यक्तीप्रती कृपा आणि द्वेषीजनांप्रती उपेक्षा ही मध्यमाधिकारी भक्तांची प्रमुख लक्षणे आहेत संबंध ज्ञानासोबत साधन भक्ती रूप अभिदेद्वारे कृष्ण रूप प्रयोजनाची सिद्धीच कीर्तन आदी परिलक्षित होते नित्यानंदास त्यांचे गौण लक्षण काय आहे हरिदास जीवन यात्रा हेच त्यांचे गौण लक्षण आहे त्यांचे जीवन संपूर्णपणे श्रीकृष्णाच्या इच्छेच्या अधीन आणि भक्तीच्या अनुकूल असते नित्यानंद दास त्यांच्यात पाप आण अथवा अपराध राहू शकतो की नाही राहू शकतो वा नाही हरिदास प्रथम अवस्थेत थोडाफार अपराध राहू शकतो परंतु ते हळूहळू त्याचप्रकारे दूर होतात ज्याप्रमाणे चणे तळताना सर्वप्रथम काही काही लहान लहान तुकडे दिसतात पण काही क्षणातच दळून झाल्यावर त्या छोट्या तुकड्यांचेही अस्तित्व मिटून जाते युक्त वैराग्य त्यांचा प्राण असतो नित्यानंद दास कर्म ज्ञान आणि कृष्णे आणि कृष्णे अभिलाषा त्यांच्या थोडीफार असते किंवा नाही हरिदास प्रथम अवस्थेत जे काही राहते ते अधूनमधून यदाकदा होत राहते परंतु हळूहळू पुनः अदृश्य होऊन जाते नित्यानंद दास जीवित राहण्याची इच्छा त्यांच्यात असते की नाही जर असते तर कशासाठी हरिदास तसे बघितले तर त्यांच्या जगण्या मरण्याची अथवा मुक्त राहण्याची काहीच इच्छा नसते तरीही केवळ भजनाच्या परिपक्वतेकरिता ते, ते जगू इच्छितात नित्यानंद दास त्यांना मरण्याची इच्छा देखील होत नाही का मेल्यानंतरच तर कृष्णकृपेने स्वतःच्या स्वरूपात अवस्थिती होईल या भौतिक शरीरात सुख तरी कसले आहे हरिदास त्यांची कुठलीच स्वतंत्र इच्छा नसते त्यांच्या सगळ्या इच्छा कृष्ण इच्छेच्या अधीन असतात ते असे मानतात की प्रत्येक घटना कृष्णाच्या इच्छेनेच होते जेव्हा त्यांची जशी इच्छा होते तेव्हा तशा होतात म्हणून त्यांना कुठली स्वतंत्र इच्छा करण्याची आवश्यकता नसते नित्यानंद दास मी मध्यमाधिकारी भक्तांची लक्षणे सुद्धा समजलो आता मला उत्तम अधिकारी भक्तांची गौण लक्षणे सांगा हरिदास केवळ देहिक क्रिया त्यांचे गौण लक्षण आहे ते सुद्धा निर्गुण प्रेमाच्या इतक्या अधीन कि वेगळ्या रूपात भाव दिसून येत नाही नित्यानंद दास प्रभो कनिष्ठ अधिकारी करिता गृहत्यागाचा कुठलाच नियम नसतो मध्यम अधिकारी गृहस्थ अथवा गृहत्यागी दोघांपैकी कुठल्याही अवस्थेत राहू शकतात परंतु उत्तमाधिकारी भक्त गृहस्थ राहू शकतात का हरिदास भक्तीचे तारतम्यच अधिकार निर्णयाची कसोटी आहे गृहस्थ वा गृहत्यागी असल्यानेच कुठला अधिकार प्राप्त होऊ शकत नाही उत्तमाधिकारी भक्त गृहस्थही राहू शकतात त्यात काही दोष नाही ब्रजधामातले सगळे गृहस्थ भक्त उत्तमाधिकारी आहेत आमच्या श्री चैतन्य महाप्रभूंचे अनेक गृहस्थ भक्त होते जे उत्तमाधिकारी होत राय रामानंद त्याचे जाज्वल्यमान उदाहरण आहेत नित्यानंद दास प्रभो जर कुणी उत्तम अधिकारी भक्त गृहस्थ असतील आणि अधिकारी भक्त गृहत्यागी असतील तर त्यांचे एक दुसऱ्यांप्रती काय कर्तव्य असते हरिदास निम्न अधिकारी उत्तम अधिकारी दंडवत प्रणाम करतील हा नियम केवळ मध्यमाधिकारीच लागू आहे कारण उत्तम अधिकारी भक्त प्रणाम आदींची अपेक्षा ठेवत नाहीत ते सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवतभावाचे दर्शन करीत असतात नित्यानंद दास बरेचशा वैष्णवांना एकत्रित करून प्रसाद सेवा रूप महोत्सव करणे इष्ट आहे का हरिदास जर कुठल्या कारणास्तव बरेचसे वैष्णव एका ठिकाणी करू इच्छित असेल तर त्यात कुठलीच परमार्थिक आपत्ती नसते परंतु वैष्णव सेवेकरिता अधिक आवडंबर करणे योग्य नाही कारण त्यामुळे राजसभाव निर्माण होतो उपस्थित साधू वैष्णवास यज्ञपूर्वक प्रसाद द्यावयास हवा त्यामुळे वैष्णवांप्रती आदरभाव प्रदर्शित होऊ लागतो म्हणूनच असे करणे कर्तव्यच ठरते प्रसाद सेवेकरिता केवळ शुद्ध वैष्णवांनाच निमंत्रित करावे नित्यानंद दास आमच्या बडगाचीत आजकाल एक नवीन जात निर्माण झाली आहे हे लोक स्वतःच वैष्णव संत म्हणवितात गृहस्थ कनिष्ठ अधिकारी लोक त्यांना आमंत्रण देऊन वैष्णव सेवा वैष्णव भोजन करवितात त्यांचे हे कार्य कसे काय आहे कसे आहे हरिदास त्या वैष्णव संत शुद्ध भक्तीची प्राप्ती झाली आहे काय नित्यानंद दास नाही तर त्या लोकांपैकी कुणातही शुद्ध भक्ती दिसत नाही ते स्वतः स्वत स्वतः स्वतःच वैष्णव म्हणितात त्यापैकी कुणी कुणी कॉपीनही धारण केलेले आहे हरिदास सांगू शकत नाही अशा पद्धतीचे प्रचलन झाले तरी कसे असे न होणेच उचित आहे असे जाणवते की कनिष्ठ वैष्णवांमध्ये वैष्णव ओळखण्याच्या शक्तीच्या शक्तीचा अभावच याचे कारण आहे नित्यानंद दास वैष्णव संतनांकरिता काही विशेष सन्मान आहे का हरिदास सन्मान वैष्णवतेचाच आहे जर वैष्णव संतन शुद्ध वैष्णव असतील तर ते आपल्या भक्तीच्या तारतम्यानुसार सन्मानाचे अधिकारी ठरतात नित्यानंद दास आणि जर वैष्णव संतान केवळ व्यवहारिक मनुष्य असतील तर हरितास तर त्यांच्या प्रती साधारण मनुष्यच योग्य आहे ते वैष्णवोचित सन्मानाचे अधिकारी नाहीत याविषयी श्रीमंत महानप्रभूचा श्रीमंत महा महाप्रभूंचा उपदेश सर्वताच मरणात ठेवण्यासारखा आहे तृणातपी सुनीचे तर सहिष्णूना अमानिना मान देण कीर्तनीय सदा हरि तृणापेक्षाही अधिक दीन दिनही अधिक सहिष्णु तथा स्वयं मानशून होऊन दुसऱ्यांना मान प्रदान करीत श्री हरिणाम संकीर्तन करणे एकमात्र कर्तव्य आहे स्वयं मानशून्य असावयास हवे तथा दुसऱ्यांना यथायोग्य सन्मान द्यावयास हवा वैष्णवास वैष्णवोचित सन्मान द्यावयास हवा तथा जे वैष्णव नाहीत त्यांना मानवोचित सन्मान देणेच योग्य आहे दुसऱ्या प्रती मानद दुसऱ्या प्रती मानद मान देणारा न झाल्याने हरिनामात अधिकार उत्पन्न होत नाही नित्यानंद दास स्वयं अमानी कसे होता येते हरिदास मी ब्राह्मण आहे मी धनी आहे मी विद्वान आहे मी संन्यासी आहे असा अभिमान करू नये लोक सन्मान करतात करू देत परंतु अशा सन्मानांची जराही आशा ठेवू नये स्वतास सदैव दीनहीन, अकिंचन आणि तृणाहूनही अधिक निच समझावे। नित्यानंद दास यावरून तर हे समजते की दैन्य आणि शिवाय वैष्णव होता येत नाही हरिदास अगदी बरोबर नित्यानंद दास मग भक्ती दैन्य आणि दयास सापेक्षा आहे का हरिदास तसे नाही भक्ती पूर्ण निरपेक्षा आहे भक्ती स्वयं सौंदर्य आहे आणि स्वयं अलंकारही आहे ती कुठल्याही सद्गुणाची अपेक्षा ठेवीत नाही दैन्य आणि दया काही वेगवेगळे चा मी कृष्णाचा आहे। आहे। कंगाल आहे कृष्णच माझे सर्वस्व आहेत येथे जी भक्ती दिसून येते तेच दैन्य आहे श्री कृष्णाप्रती आदरभावच भक्ती आहे अन्य सर्व जीव कृष्णदास आहेत त्यांच्याप्रती अर्धभाव दया आहे म्हणून दया कृष्ण भक्ती अंतर्गत असणारी क्रिया आहे दया आणि मध्यवर्ती असणाऱ्या भावास क्षमा म्हणतात मी आहे, मी इतरांचा दंडदाता आहे का जेव्हा हे भाव दयेसोबत मिळित होतात त्यावेळी क्षमा आपोआपच उपस्थित होते क्षमासभक्ती अंतर्गत व्यापार आहे कृष्ण सत्य आहेत जीवांचे कृष्ण दास्यत्व ही सत्य आहे जड जगत जीवांचा पांथ विवास आहे हे ही सत्य आहे तेव्हा भक्तीही सत्य आहे कारण कृष्णाप्रती जीवांच्या दास्य भावाचे नावच भक्ती आहे सत्य दैन्य दया आणि क्षमा हे चारही भक्ती अंतर्गत भावविशेष आहेत नित्यानंद दास अन्यान्य धर्मा धर्मावलंबी प्रती वैष्णवांचा व्यवहार कसा असावा हरिदास श्रीमद उपदेश आहे नारायण कलहा शांतहा भजंतीन्यनिंदक आणि शांत स्वभावाचे संतजन नारायण तथा त्यांच्या अंश आणि कला स्वरूपांची आराधना करतात वैष्णव धर्माच्या अतिरिक्त आणखीन कुठलाच धर्म नाही या व्यतिरिक्त जितके धर्म प्रचारित झाले आहेत अथवा पुढे होतील ते सर्व वैष्णव धर्माचे सोपान आहेत अथवा विकृती सोपण असणाऱ्या स्थानीय धर्माचा यथायोग्य आदर करावा आणि विकृत धर्माप्रती द्वेष शून्य राहून स्वतः भक्तित्वाचे अनुशील धर्मावलं धर्मावलं थे, भाव ठेवू नये जेव्हा त्यांचे शुभ दिन उगवतील तेव्हा ते अनायासेच वैष्णव बनतील यात संदेह नाही नित्यानंद दास वैष्णव धर्माचा प्रचार करणे कर्तव्य आहे की नाही आहे किंवा नाही हरिदास कर्तव्य आहे आणि अवश्य कर्तव्य आहे आपल्या श्री चैतन्य महाप्रभूंनी सर्वांवरच या धर्माच्या प्रचाराचा भार सोपविला आहे नाचो गाव भक्त संगेकर संकिर्तन कृष्ण नाम उपदेशी तारो सर्व जण अतएव माज्ञा दिली सभाकारे जाहा ताहा प्रेम फाला देह जारे ठेवावी गोष्ट, गोष्ट, सर, ती हि की कुपात्र सुपात्र बनवून नामोपदेश करावा कुपात्रास नाम देऊ नये जेथे उपेक्षेची आवश्यकता असते तेथे अशा शब्दांचा प्रयोग करू नये ज्यामुळे प्रचार कार्यात प्रचार कार्यात बाधा उपस्थित होईल हरिदास बाबाजींची अमृतमय मधुरवाणी ऐकून नित्यानंद दास प्रेमविभोर होऊन बाबाजींच्या चरणी लोळून घेऊ लागले वैष्णवांच्या <coughs> वैष्णवांच्या तुमूल हरिध्वनीने सगळे उपवन दुमधुमले सभाभंग पावली बाबाजी महाशयांना दंडवत प्रणाम करून सगळे आपापल्या स्थानी परतले आठवा अध्याय समाप्त